पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले जडण घडण मी माझा पुष्कवे नकोत्या कामात खर्च करतो असे गणपतरावांना वाटे आणि त्यांचे बरोबरही होते मी त्यावेळी परीक्षेत कधी नापा झालो नाही परंतु फार उत्तम मार्क्सही कधी मिळविले नाहीत हे जसे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत घडले तसेच बऱ्याच अंशी पुढील शिक्षणाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल गणपतराव स्वतः अतिशय बुद्धिमान होते परंतु आमच्या घरच्या आपत्तीने आणि परिस्थितीने त्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुरा करता आला नाही माझ्या अनुभवाप्रमाणे ते उत्तम खेळाडू आणि लोकप्रिय विद्यार्थी होते ते जर सर्ववेळी राजकारणात पडले असते तर ते त्यांनी चांगलेच नाव कमावले असते असा माझा अंदाज आहे पण त्यांना कुटुंबाच्या प्रश्नाथ स्वतः वाहून घ्यावे लागले माझ्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाचाही पुढे त्याग केला आणि माझे शिक्षण पुरे व्हावे म्हणून प्रयत्न केला मी कराडच्या प्लॅकच्या दिवसांची किगत सांगत होतो सकाळी उठल्यानंतर निहारी करावी आणि कृष्णेच्या संगमावर स्नानात जाऊन पोहत रावे, राहाव त्यानंतर दिवेकर वैद्य यांच्या बैठकीत आलो नवीन वृत्तपत्रे वाचत बसाव असा माझा कार्यक्रम अस दिकर वैद्यांचा हा दवाखाना म्हणजे जणू एक वासनालयच होत पुण्या मुंबईच पत्रे वाचण्यासाठी काही स्नेही येथे जमत गावातली बाबुराव गोखले यांच्यासारखी चार दोन प्रतिष्ठित माणसे तिथ येत असत त्यात मीही एक इंग्रजी शाळे जाणारा मुलगा जाऊन बसत असत प्रथम प्रथम काहीसे नौखे नौखे असे वाटले दिवेकर नाही आणि मलाही पण पुढे ओळख झाल्यावर मला त्यांनी आपल्यातलाच एक म्हणून स्वीकारले असे म्हणायला हरकत नाही मी रोज ते जाऊन मुंबईहून येणारे श्रद्धानंद नवाकाळ विविध त्याचप्रमाणे पुण्याहून येणारे ज्ञानप्रकाश केसरी ही नियतकालिके वाचत असे कधी त्या वाचनालयाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चाही रंगत असत त्या चर्चा मोठ्या बोध असत मी त्या सगळ्या ऐकत असे पण त्यात कधी भाग घेत नसे कारण भाग घेण्याची माझ्या शक्ती नव्हती परंतु लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे शिक्षण घेणे आहे असे माझे मत झाले आणि मी कित्येक महिने हा क्रम असाच चालू ठेवला पण मला या चर्चा ऐकून बहुश्रुत होऊन नवी माहिती मिळत असली तरी त्या चर्चांचा एकंदर सूर माझ्या सुराशी मिळणारा नव्हता याचीही मला जाणीव झाली मनातील हा संघर्ष असा सुरूच राहिला त्याचवेळी देशामध्ये मोठ्या घडामोडी होत होत्या सायमन कमिशन हिंदुस्थानमध्ये आले आणि त्याला फार मोठा प्रतिकार झाला त्याच्यावर संपूर्ण बहिष्कार पडला वृत्तपत्रात यासंबंधी आलेले टीकात्मक लेख आणि चर्चा मी मन लावून वासत होतो क्रांतिकारक चळवळींनीही कर याचवेळी एक नवीन उग्ररूप धारण केले होते सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या आंदोलनात पंजाबमधे लाला लजपत राय यांच्यावर लाठीमार झाला आणि देशामध्ये सर्वत्र एक असंतोषाची लाट पसरली अनेक क्रांतिकारकांना तुरुंगात डांबण्यात आले तिथे त्यांचे अनन्वित छळ केले गेले के नोकरशाहीचा ज्यांच्यावर राग होता अशा अनेकांना लाहोरकटाच्या तळात गुंतवले होते या सुमारास किंवा याच्या थोडे पुढे पाठीमागे माझ्या भावविश्वात क्रांती करणारी एक विशेष घटना घडली ती घटना म्हणजे यतींद्रनाथ दास यांनी सुरू केलेले आमरण उपोषण वस्तुत लाहोरच्या कटाशी यतींद्र दासांचा दुराणवयानेही संबंध असल्याचा पुरावा इंग्रजांकडे नव्हता परंतु वीस सालच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे सरकारचा त्यांच्यावर दात होता पाच वर्षात त्यांना चार वेळा तुरुंगात डामण्यात आले चौथ्यांदा जेव्हा ते मयमनसिंगच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांचा इतका छळ झाला की वैतागून त्यांनी जेल सुप्रिटेंडंटशी दोन हात केले त्यामुळे त्यांना अंधार कोठडीची प्रखर शिक्षा देण्यात आली राजकीय कैद्यांना गुन्हेगारासारखी मिळणारी वागणूक पाहून सात्विक संताप आणि यतींद्रांनी तुरुंगात उपोषण सुरु केले होते त्या अगोदरच सरदार भगतसिंग आणि बुटकेश्वर यांनीही उपोषण सुरु केले होते या उपोषणाने त्यावेळी सर्व देशाचे लक्ष खेचून घेत होते पहिले चार सहा दिवस ग्राहक सर्वांनाच अतिशय काळजी वाटू लागली आणि मी तर आमच्या शेतावरच्या झोपडीतून गावामध्ये यतींद्रनाथांच्या उपोषणात त्यांची प्रकृती कशी आहे हे पहावे म्हणून वृत्तपत्र पाण्यासाठी दररोज येऊ लागलो क्रांतिकारकांच्या या उपोषणाने मी अस्वस्थ झालो होतो यतींद्र दासांची प्रकृती उपवासामुळे दिवसेंदिवस खंगत चालली होती माझी अस्वस्थताही प्रत्येक दिवशी वाढत होती वर्तमानपत्रातून त्यावेळी येणारी वर्णनेही हृदयद्रावक होती यतींद्रनाथांच्या शरीरावर प्रेत कळा वाचून मी तर बेचैन झालो घायाळ झालो क्षणाक्षणाला ते मृत्यूसमीप जात असल्याची कल्पना मला अस्वस्थ करून सोडत असे ब्रिटिश सरकारचा निष्ठूर अमानुषपणा यमासई लाजीरवाना आहे असे मला वाटे जामीन देण्याच्या अटीवर सरकारने त्यांची मुक्तता करण्याचा अनुचित उदारपणा दाखवला पण स्वतः यतींद्रनाथांची अशी नामुष्कीला ना तयारी नव्हती त्यापेक्षा ई अलोकीच्या बंदीवासातून सुटका करून घेण्याचे त्यांनी ठरवले असावे जवळजवळ नव्वद दिवस किंवा कदाचित अधिकही असतील एका मानसिक क्रांतीतून यतींद्रनाथांनी धैर्याने हे उपोषण पुढे चालू ठेवले अखेर तो दुष्ट दिवस उगवला एके दिवशी लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी एकच्या सुमारास प्रखर सुऱ्याला साक्षी ठेवून त्यांनी प्राणाहूती दिली मातृभूमीसाठी कनाकनाने झिजून त्यांनी तेजस्वी आत्मार्पण केले राजबंद्यांच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेच्या निषेधार्थ केलेला उपवास म्हणजे एक मोठी तपश्चर्या होती त्यांची तपश्चर्या त्यांच्या मृत्यूने त्यांनी पुरी केली या घटनेने मी बेचैन झालो माझ्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला देशासाठी प्राणार्पण करणारे यतींद्र माझे कोणी निकटचे आप्त आहेत असे मला वाटू लागले दैनंदिन व्यवहार चालू होते पण मनातून मी कुठेतरी हरवलो होतो दुःखाच्या खोलगर्ते सापडलो होतो कुठे जावे काय करावे कोणाला सांगावे काही सुचत नव्हते बधीर मनाने मी रानातील झोपडीकडे चालू लागलो चालता चालता रडायलाही लागलो साऱ्या चराचरात वातावरण मला कुंद वाटू लागले वस्तीवर पोहचलो तेवा कडूसे पडले होते जमिनीवर अंग टाकले आणि निपचित पडून राहिलो हो। पोटात भूक असूनही अन्नावरची वासना उडाली होती रात्रीच्या अंधारात आकाशात शून्य दृष्टीने पाहत होतो त्यातील तारका पुंजात यथींद्रणात कुठे दिसतात का हे वेड्यासारखे पाळत होतो एवढे मात्र खरे की या घटनेमुळे माझ्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल झाला देशात घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजावून घेण्याच्या मनस्थितीपर्यंत मी पोहोचलो जातीय विचारांच्या संकुचित कोण वाड्यातून बाहेर पडण्याचा माझा विचार पक्का झाला आपण आपले जीवन देशकार्यालाच व्हायचे हा निर्णय माझ्या मनाने घेतला छोट्या छोट्या जातीय किंवा धार्मिक प्रश्नांचे थोडेफार आकर्षण त्यापूर्वी माझ्या बालवयात होते पण माझे विचार आता हळूहळू स्पष्ट होत चालले होते हेही तितकेच खरे होते संकुचित वृत्तीन काम करण्यापेक्षा कुठल्या व्यापक दृष्टीन काम केले पाहिजे अशी मनाची घडण होत होती यतींद्रनाथांच्या मृत्यून माझा दृढनिश्चय झाला आणि हा प्रश्न मी माझ्यापुरता सोडविला कनाकनाने आणि क्षणाक्षणाने ज्यांच्यासाठी देहत्याग करावा अशी ध्येय आणि कामे या देशात आहेत एका अर्थाने माझा आपल्या मनाशी निर्णय झाला मला माझ्या आयुष्याचे सार समजले आणि सूर सापडला असे म्हणले तरी हरकत नाही प्लेग संपल्यानंतर राणातून गावात आल्यानंतर मी माझ्या मित्रांशी याबाबत बोलू लागलो चर्चा करू लागलो तेव्हा माझ्या मित्रांकडूनही मला अनुकूल प्रतिसाद मिळत गेला छत्रपती मंडळ आणि हरिभाऊ लाड यांच्याभोवती आम्ही तरुण मंडळ एका नव्या विचाराने भरून काम करू लागलो गणपतराव तासगाऊन परत आले होते त्यांच्याशीही मी याबाबत बोललो त्यांनी सांगितले तुला पटत असेल तसं कर पण आपल्या कुटुंबाची परिस्थिती तू नजरेआड करू नकोस पुढे ते म्हणाले आपल्यासाठी आपले थोरले बंधू घरापासून दूर राहून नोकरीचे कष्ट करत आहेत आपली आई आपल्यासाठी कष्ट करून आपले शिक्षण करते आहे हेही विसरू नकोस त्यांचे हे म्हणणे ऐकून मी पुन्हा संभ्रमात पडे वाटे की गणपतराव म्हणतात हे खरे आहे माझी आई ही आम्हा सर्वांची शक्ती होती आमी काय वाचतो आणि काय बोलतो हे ती ऐकत असे पण तिला त्यात भाग घेता येणे शक्य नसे पण तिला वाटे की आपली मुले काही बऱ्या गोष्टी बोलतात काहीतरी नवीन बोलतात पण तिने आमच्या कामात किंवा विचारात कोटीही आडकाठी घातली नाही पण एक गोष्ट खरी होती की ती आमच्यासाठी फार खस्ता खात होती थोरल्या बंधूंचा पगार मुळातच कमी त्यातून ते थोडेफार आमच्यासाठी पाठवत असत उरल्या सुरल्या गोष्टींसाठी माझ्या आईने खूप कष्ट सोसले गणपतरावांनी जेव्हा आईच्या या कष्टांची आठवण करून दिली तेव्हा माझे मन भरून आले यतींद्रनाथांच्या मृत्यून मी किती हाजरून गेलो हो होतो हे प्रत्यक्ष माझ्या आईने पाहिले होते ज्या दिवशी यतींद्रनाथ वारले तो संबंध दिवस मी जेवलो नाही रात्री झोपलो नाही हे तिने पाहिले होते माझ्या मनाचा तिला अंदाज लागला नाही तिला वाटे आपल्या मुलाला काहीतरी लागीर झाली आहे म्हणून ती चार मंडळी त्याच्या उपाययोजनेची चौकशी करू लागली मी आईला सांगितले मला काही झालेलं नाही तू काही काळजी करू नकोस पुढे तिला माझे म्हणणे पटले तिने माझी चिंता करायचे सोडून दिले ती म्हणे बाबा तू वाचतोस हिंडतोस फिरतोस हे सगळं चांगलं आहे पण कुणा वाईटाच्या लागू नकोस आपण गरीब असलो तरी आपल्या घराची श्रीमंती आपल्या वागण्या बोलण्यात आहे रीती आहे ती कायम ठेव तुला कुणाची नोकरीचाकरी करायची नसली तरी माझी हरकत नाही मी कष्ट करून तुझं शिक्षण पुरं करण्यात पण तू या शिक्षणामध्ये हयगय होईल असं काही करू नकोस तुम्ही शिकलात तर तुमचं दैव मोठं होईल आईने एका अर्थाने आम्हाला तिच्या या विचाराने जीवनाचे एक तत्वज्ञानच दिले होते प्रपंच तीच चालवत होती त्यामुळे त्यातल्या अडचणी तिला माहीत होत्या परंतु ती धीर मात्र देत असे आम्हाला आईच्या म्हणण्याच्या गणपतरावांच्यावर फार परिणाम झाला आणि आपल्या कुटुंबाचे नशीब आपल्या कर्तबगारीने आपण बदलले पाहिजे असा काहीतरी विचार त्यांच्या मनात येऊ लागला मॅट्रिकच्या वर्गात ते शिकत होते तेव्हा आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो त्या श्री डोबल यांच्या कुटुंबातील एक विशेष सुशिक्षित कर्तसवर्ते तरुण गृहस्थ यांनी एक कल्पना काढली की शेती करण्यासाठी दूर इंदूर संस्थानांचाव त्यांनी या योजनेत गणपतरावांना सामील कल परिस्थिती अशी होती की इंदूर संस्थानामधिशी अशी शेती होती व ती पडून होती श्री बाबूराव डोबल हे त्या तरुणाच नाव पुढे ते सैन्यातले मोठे अधिकारी होऊन निवृत्त झाले त्यांनी या इंदूरच्या जमिनीच्या प्रकरणात तपशीलवार माहिती मिळविली आणि बरेचसे पैसे खर्च करून ती शेती करण्यासाठी इंदूरला जाण्याचे त्यांनी निश्वित केले गणपतरावांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्धार केला त्यांनी आपला निर्धार आईला व मला सांगितला थोरल्या बंधूंनाही पत्राने कळवला भाऊ हे धाडस करतो आहे त्याला काही हरकत नाही असे मला वाटले पण माझ्या आईला त्यांची कल्पना आवडली नव्हती तिने गणपतरावांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण गणपतरावांनी तिची समजूत काढली असे रखडत जीवन काढण्यापेक्षा अशा प्रकारचं काहीतरी नवीन धाडस कल हे धाडस जर आम्ही आता कलि नाही तर आपण आहो राहू, किती दिवस असतू आमच्यासाठी कष्ट उपसत राहणार आम्हालाच काहीतरी कलि पाहिजे आईने चर्चा बंद केली आणि जायला परवानगी दिली आणि महिना दोन महिन्याच्या तयारीनंतर श्री बाबूराव डुबल आणि माझी बंधू गणपतराव होगी इंदूरला जमीन मिळवण्यासाठी ग्राम पोहोचल्यानंतर गणपतरावांची आम्हाला जी पत्रि आली त्यात इंदूर संस्थानातल्या एका जिल्ह्यात मरोठ म्हणून एका तालुक्याच गाव होत त्याच्या आसपास दीड दोनशे एकरांचा जमिनीचा एक मोठा हिस्सा त्या दोघांनी शेती करण्यासाठी आपल्या नावर करून घेतला आहे असे लिहिले होते गणपतराव दूर परप्रांती गेल्याने नाही म्हणल तरी मला थोडी खंत होती परंतु धाडस करून ते काहीतरी नवीन करत आहेत याबद्दल अभिमानही वाटत होता त्यांच्या मार्गात अडचणी येतील याची कल्पना नव्हती आणि त्याचा मी कधी फारसा विचारही क्ला नव्हता तारुण्य सुलभ असा असा असे प्रयत्न होता परंतु अशा तऱ्हेचे शेतीचे काम करण्यासाठी साधनांची आणि संपत्तीची भरपूर तयारी पाठीमागे लागते ती या दोघांनीही केली नव्हती जी थोडीफार केली होती ती प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर संपली आणि मग त्यांच्यापुढे अडचणी उभ्या राहिल्या त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही पैसे उभे करावेत किंवा काय असा प्रयत्न करण्यासाठी श्री बाबूराव मरवठहून कराडला परत आले तेव्हा माझ्या आईला थोडासा धक्का बसला तिने बाबूरावना विचारले गणपती तब्येत कशी आहे तुम्ही परत आला त्याला का नाही त्यांनी सांगितले मी त्याला तेथे राहायला सांगितलं आहे साधन सामग्री घेऊन मी पुन्हा परत जाणार पर आहे पण हे खरे ठरले नाही साधन सामग्रीची जुळवाजुळव ते करू शकले नाहीत त्यांनी इंदूरला परत जायचे नाही असं ठरवले आणि आम्ही मात्र मोठे अडचणीत सापडलो आईचा सा जीव बेचैन झाला आणि ती बेचैन झाली म्हणजे मी खूप निराश होई कधी कधी डोळ्यात पाणी उभे राही माझा भाऊ दूरच्या प्रदेशात एकटा काय करील या चिंतेने म्हणून व्याकुळ होई बाबूरावांच्याकडून पत्ता घेऊन गणपतरावांना मी एक लांब लचकपत्र लिहिले पत्र भावना प्रदान होते त्यामध्ये विचार असे काही असतील असे मला वाटत नाही आई किती दुःखी आहे हे मात्र मी त्यांना कळवले आणि परत या असे विनवले गणपतरावांचे उत्तर आले की जवळजवळ पन्नास साठ एकरांमध्ये त्यांनी पेरणी केली आहे आणि ती पिके थोड्याच दिवसात हाताशी येतील अशी परिस्थिती आहे परंतु ती पिके काढायची झाली तर त्यासाठी लागणारे भांडवल आणि मनुष्यबळ त्यांच्याजवळ नाही बाबूराव तिकडे आले आहेत ते सर्व व्यवस्था करून येतील या मी येथे टिकून आहे अर्थात आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नव्हतो त्यामुळे बाबूराव काय करतील याची वाट पाहण्याखेरीज आम्हाला काहीच मार्ग नव्हता बाबूराव इंदूरला परत जाण्याची चिन्हे काही आम्हाला दिसणार ते साधनसामग्री जमवण्यापेक्षा चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या ओळखीपाळखी नातीसंबंध सदन मंडळींच्या मधे असल्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळवणे त्यांना अवघड नव्हते तशी ती त्यांनी मिळवली आणि ते सैन्यात दाखल झाले महिनाभर वाट पाहून मी गणपतरावांना आईच्या समतीने पुन्हा पत्र लिहिले आणि सर्व वस्तुस्थिती कळवली हा महिना आम्हा सर्वांना काळजीचा आणि निराशेचा गेला गणपतरावांची आणि आमची या बाबतीत फसवणूक झाली असेही वाटले पण हाती साधने भांडवल नसताना अशा उद्योगात जाणे ही आमची पहिली चूक आहे हेही आमच्या ध्यानात आले आईने मला सांगितले गणपतला लिही की असेल ते सर्व टाकून परत निघूनये मी माझ्या आईचा निरोप गणपतरावांना पत्राने कळवला आणि त्यानंतर ते एके दिवशी परत आले त्यांची प्रकृती खालावली होती तेतील सर्व चिंतांनी बेजार झाल्यामुळे त्यांचे वजने खूप कमी झाले होते त्यांची ती दशा पाहून आम्ही सर्व कुटुंबातील मंडळी गहीवरून गेलो माझे थोरले बंधू या सर्व बाबतीत थोडेसे तटस्थ होते ते आपली नोकरी सांभाळून काम करण्याच्या प्रयत्नात होते आणि आम्हाला जेवढी मदत करणे शक्य होते तेवढी करत होते कुटुंबाच्या मार्गदर्शनाचा सर्व भार आईवर होता आणि ती आपली कामे सांभाळून हे सर्व करत होती माझी आई इरक्षर होती पण मनाने अतिशय सुसंस्कृत होती गणपतराव परत आल्यानंतर तिने त्यांना सांगितले इंदूरला जाण्यात तू चूक केलीस आता इतरांना दोष देऊ नकोस कारण त्यामुळे अकारण कडवटपणा तयार होईल आपली चूक आपण दुरुस्त केली पाहिजे तू परत शाळेत जायला सुरुवात कर गणपतरावांनी आईचा हा सल्ला मांडला आणि त्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्न सुरु केला पण पुन्हा काही त्यांचे मन शाळेत रमले नाही आईला कष्ट करू द्यायचे नाही असे त्यांनी निश्चित ठरवले आणि शाळेचा नाच सोडून एक स्थानिक नोकरी पत्करून त्यांनी आपला जीवनक्रम सुरु करण्याचे ठरवले त्यावेळी ते मला म्हणाले आईने कष्ट करायचे नाहीत आणि तू तुझं शिक्षण पूरं करायचंच कुटुंब सर्वांची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि ती त्यांनी अखेरपर्यंत पार पाडली याबद्दल आम्ही कुटुंबातील सर्व मंडळी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत मी वर सांगितले की माझी आई सुसंस्कृत होती हे तिच्या वागण्या बोलण्यावरून दिसतच असे आमच्या गरिबीच्या घरात का होईना पण कोणी आले गेले तर त्यांचा शक्तीप्रमाणे योग्य तो पाहुंचार करण्यास ती कधीच चुकली नाही कधी कधी नात्यातली आणि देवराष्ट्राची आठ आठ दहा दहा मंडळी आमच्या घरी पाहुणे म्हणून येत असत त्या सर्वांचे तिने केले ती म्हणत असे आपण अर्धपोटी रहावं पण आल्या गेलिखा पोटभर जेऊ घालावं देवधर्मावर तिची श्रद्धा होती रामायणाच्या कथेबद्दल तिला फार आदराचा भाव असे कराडच्या एका मंदिरात रामायणाची कथा चालली तिथे जाऊन ती मैनोगंती ऐकत असे अधूनमधून ती मलाई घेऊन जात असे तिच्याबरोबर जाऊन ऐकल्यामुळे रामकथेत मलाही रस निर्माण झाला आईला रामायणाची सगळी कथा प्रसंगा सहित माहीत असे मी तिला उल्टे सुल्टे प्रश्न विचारत असे ती म्हणे तू शिकला आहेस ते वाचून पहा मी जे ऐकलं आहे ते भक्तिभावाने खरं मानते रामकथा ही तेव्हापासून माझी आवडती कथा आहे आज त्यासंबंधी अनेक शंका माझ्या मनाशी येतात परंतु रामायण हे एक काव्य आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु तो काही इतिहास नव्हे अशी माझी भावना आहे काव्य हे अलंकारिक व अतिशयक्तीपूर्ण असते काही काल्पनिक गोष्टी काव्यात योजावे लागतात तशा त्यातही असल्या पाहिजेत परंतु असे असू नाही भारतामध्ये रामकथे व जनसामान्यांचे जबरदस्त प्रेम आहे हे तितकंच खरं आहे मी उत्तर हिंदुस्थानात आल्यानंतर हे प्रत्यक्ष पाहिले तुलसीदासाच्या रामायणावर आधारलेली रामलीला दिल्ली उत्तर प्रदेश मध्य बिहार या ऐन हिंदी भागांमध्ये अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ऐकली व पाहिली जाते याची कल्पना प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतल्यापासून येणार नाही अक्षरशः हजारो लोक तासन तास बसून रामलीची सगळी कथा दिवसंदिवस पाच असतात आणि शेवटी एका भल्या मोठ्या रावणाच्या मूर्तीचे दहन टाळ्यांच्या गजरात करून तो दिवस साजरा करतात माझ्या मते रामायणात अनेक व्यक्तिचित्रे गडद रंगात उभी केली आहेत पण यातील केंद्रस्थानी कोण आहे ना कथेच्या नावाप्रमाणेच रामच असावेत आणि दिसतेही असे परंतु मी जितका अधिक विचार करतो तसे मला वाटते की केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व रामाचे नाही तर ते स्थितचे आहे सीतेचे स्थान या कथेचा प्राण आहे सीतेच्या जीवनाभोवती ही करून कहाणी गुंपली आहे याला रामायण म्हणण्यापेक्षा सीतायन किंवा सीतायज्ञ म्हणावे हे अधिक उचित अशी माझी भावना आहे आई माझ्याकडून अधूनमधून साखरे भुवांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचून घेत असे ज्ञानेश्वरी समजायला जरा अवघडच जुनी भाषा असल्यामुळे वाचून घेत असे त्यातला अर्थ मलाही जसं समजायला पाहिजे होता तसा समजत नव्हता पण मी वाचे ते ती भक्तीपूर्वक ऐकत असे एका आठवड्यात मी तिला दोन अध्याय वाचून दाखविले तेव्हा मी तिला विचारले आई तू हे सगळं ऐकून घेतलं त्याचा सारांश तुझ्या मनाशी काय आला तिने मला एका एक वाक्यात सांगितले कृष्णदेव अर्जुनाला सांगतात की तू आपला मी पणा आणि जे तुझं काम तू तु केलं पाहिजे ते तू करत राहा असं सगळ्याचे सांगत आहेत आणि ते, ते बरोबर आहे गीतेचा इतका सरळ साधा आणि सोपा आशय मी दुसऱ्या कुण्या पंडिताकडून ऐकला नाही तिची समज चांगली होती मन धैर्यशील होते आणि उदार होत आमची खरी शाळा आमची आई होती एकदा मी आमची आजी आणि आई असे तिघे मिळून पंढरपूरला गेलो कराडपासून पंढरपूर जवळजवळ ऐंशी मैल आहे आमच्या कराडच्या मारुती बोआच्या मंडपातून कार्तिकी आषाढीला पालखी जाते आणि बरोबर चार दोन बैलगाड्या जातात मी आजी आणि आई एका गाडीत इतरांबरोबर निघालो अट अशी होती की आम्ही तिघांनी एकाच वेळेत गाडीत बसायचे नाही कुणीतरी एकाने चालले पाहिजे म्हणजे गाडीत बसणाऱ्या सगळ्यांची सोय होईल त्याप्रमाणे मजल दरमजल करत आमचा प्रवास सुरू झाला होता माझ्या आजीचे वेळी तेव्हा साठच्या पुढे होते त्यामुळे तिला आम्ही गाडीत बसण्याचा आग्रह करत असू परंतु तिची प्रकृती काटक होती ती म्हणे मला काय झालं आहे आणि तीही चालण्यामधला आपला हिस्सा उचलत असे रोज दहा पंधरा मैलांचा प्रवास करावा आणि रात्री रस्त्याच्या कडीला मुक्काम टाकून रहावे असा आमचा क्रम होता पालखीसमोर चाललेले रात्रीचे भजन ऐकत बसावे तीन दगडांची चूल मांडून भाकरी पेटले शिजवून घ्यावे आणि उघड्या मैदानावर झोपून राहावे असा हा जवळजवळ एका आठवड्याचा कार्यक्रम चालू होता अर्धे अंतर मी चाललो असे, कधी गाडीत कधी चालत या पद्धतीनं आम्ही शवटी पंढरपूरला पोहोचलो जत्रेला जमलेली इतकी विलक्षण गर्दी यापूर्वी मी कधीही कुठे पाहिली नव्हती राहण्याची गैरस तर होतीच पण अशा या अव्यवस्थेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं फारशा सुविधा नसतानाही ही माणसं इतकी गर्दी करून या, या जमतात कशी याचे मला मोठे आश्चर्य वाटले एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलखा रांगेमध आम्ही सर्व उभ्र राहिलो किती तास उभे राहिलो लक्षात नाही पण चार तासांपेक्षा जास्त वेळ उभे होतो असा अंदाज आहे शेवटी आम्ही एकदाच ए कसे बसे मंदिरात पोहोचलो गंध अक्षता फुले कापूर उद, धूप इत्यादी पूजा साहित्याच्या संमिश्रणातून निर्माण झालेला आपल्याकडील सगळ्याच देवळात तस असतो तसा वास सर्वत्र दरवत होता टाळमृदंगाच्या साथीने विठ्ठल गजरही धुमदवत होता गर्दीमुळे मी घामाघूम झालो होतो कोणीतरी सांगितले की हा गरुड खाम आहे मी जाऊन त्याला हात लावला कोणीतरी ओरडले हात लावायचा नाही आणि नंतर त्यानेस माझ्या आईला सांगितले बाई तुमच्या मुलाला सांभाळा शेवटी विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत कसे बसे पोहोचलो तेथे ते बसलेले पुजारी बडवे देवासमोर एक क्षण देखील कोणाला थांबू देत नव्हते ढकलून पुढे काढत होते माझी उंची त्यावेळी स्वाभाविकच कमी होती देवाच्या पायांवर डोके ठेवण्या इतका मी उंच कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला चला लवकर येथून पण आईने त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मला उचलून विठ्ठलाच्या पायावर घातले आणि मग आम्ही तेथून परतलो त्यानंतर मी अनेक वेळा पंढरपूरला गेलो आहे, पण माझ्या या पहिल्या दर्शनाची आठवण मी विसरत नाही नावलौकिक मिळवल्यानंतर सत्ताधारी झाल्यानंतर मी विठ्ठलाचे निवांत दर्शन अनेक वेळा केले आहे. पण खेकसणाऱ्या बडव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आईने उचलून विठ्ठलाच्या पायावर जे घातले त्याची अपूर्वाई मला नेहमीच जास्त वाटत आली आहा गर्दीतले तार दोन दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात पडलि ते भजनाचे फळ आणि तिथे चाललेली मनसोक्त भजने त्यांचे तिठराविक आवाज आणि चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येत नवल वाटते की असे शेकडो वर्ष पंढरपूरला चालू राहिले आहे पुढे पुढे मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो यामध्ये श्रद्धेचा भाग किती असे लोक मला विचारतात मी त्यांना नेहमी सांगत आलो की मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे असं कधी मानत नाही परमेश्वर म्हणून कुणी एक व्यक्ती बसून आहे आणि सर्व जग चालवते आहे असं माझं मत नाही परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचं अस्तित्व मानणं आवश्यक आहे त्याशिवाय अनेक गोष्टीचा उलगडाच होत नाही बुद्धिवादाने ईश्वर आहे हे सिद्ध करता येत नाही तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही म्हणून ज्या ठिकाणी शेकडो वर्ष समाज पुरुष नतमस्तक होत आला तेथे नतमस्तक होणे मी श्रेयस्कर मानतो मंदिरात जाण्याच्या जा पाठीमागची माझी भावना हीच आहे याच भावनेने मी तुळजापूरला जातो प्रतापगडला जातो यामध्ये दे देवभोळेपणाचा भाग नसतो परंतु हे करण्याने माझ्या मनाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते ही गोष्ट मी कबूल केली पाहिजे अशा तऱ्हेने कालक्रमणा चालू होती माझ्या कुटुंबातील आईबाबांच्या सुखदुःखाची साथ माझे कार्य छंद आणि वाचन यामध्ये मी वाढत होतो परंतु एका छंदाबद्दल सांगायचे राहून गल् आणि तो म्हणजे नाटकांचा महाराष्ट्रातील इतर गावांसारखेच आमच्या कराडलाही नाटकांच वेळ होत आमच्या वेळी कराडला गणेशोत्सवात नाटकांचे प्रयोग करणारे दोन तीन गट होत पैकी रविवार पिढीतील एक व शनिवार पिढीतील दुसरा एक वेगळा गट होता गणेशोत्सवात ते हौसेने पौराणिक आणि ऐतिहासिक नाटके बसवत असत उड्या रस्त्यावर स्टेज बांधून ही नाटके होत हजारो माणसे जमत तेव्हा लाऊडस्पीकरची व्यवस्था नव्हती स्पष्टपणे ऐकू येत नसे तरी सुद्धा माणसे शांतपणे बसून राहत असत मी तीन चार वर्षातरी ओळीने ही नाटके आवडीने पाहत होतो नाटकातले बरे वाईट मला हळूहळू समजायला लागले नाटकातील काम करणाऱ्या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या त्यामुळे माझे स्नेहसंबंध वाढत गेले मी गावात जवळजवळ सर्वांच्या ओळखीचा झालो होतो आमच्या गावी होणाऱ्या नाटकांमध्ये वर निर्देश केलेल्या दोन गटांखेरीज सुशिक्षित मंडळींचा आणखी एक गट होता त्यांनी बसवलेले स्त्री औंदकर लिखित बेबंदशाही नाटक मी पाहिले बळवंतराव जाधव म्हणून आमच्या गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेली त्यांना नाटके बसवण्याचा फार शौक होता ते या बाबतीत नेहमी पुढाकार घेत हे मला माहीत होते त्यांनी हे नाटक लागोपाठ दोन तीन वेळा केले तिन्ही वेळा नाटक पाहायला मी गेलो सहस्र बुद्धेमास्तर संभाजीचे काम करत आणि बाबुराव गोखले कलुषा कब्जीचे काम करतात कुठल्याही धंदेवाईक नाटापेक्षा उत्तम अशी या दोघांची कामे होत इतके वर्ष झाली तरी मला या नाटकांचे प्रयोग पाहिल्याची व ही झाली त्या थिटरची आठवण आह नाटक कंपनीची नाटके मोठ्या हौसेने पाहत आनंद विलास नाटक मंडळी ही आमच्या कराडला वर्ष दीड वर्षाने भेट देत अस मास्टर दिनानाथ मंग व रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या नाटक कंपन्यांची नाटकेही कराडला आहोत पिठातल्या स्वस्त तिकडांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटक मनमुरात पाहिली आह रात्री नऊ ला नाटक सुरू व्हायचहान चार वाजेपर्यंत चालू राहायच मृच्छ कटीक नाटक तर यापेक्षा अधिक वेळ झाले त्यातील संगीताची मैफल तर फारच रंगत असे, नाटक पाहता पाहता नाटकात काम करावे, अशी इच्छा मला झाली आमच्या शाळेच्या संमेलनातील माई साहेब या नाटकात किर्लोस्कर वाडीला एका प्रयोगात काम केल्याचे आठवत आमच्या नाटकांचे सूत्रसंचालन श्री बाबूराव गोखले यांनी कलि होत मला याच्यापेक्षा दुसरी चांगली नाटके पाहावीत अशी इच्छा अस पण योग येत नस बालगंधर्व कशराव दाते या नामवंत गटांची नावे नुसती ऐकत होतो पण प्रयत्न करूनही त्यांची कामी पाहायला मिळत नसत केशवराव दाते यांच्या महाराष्ट्र नाटक कंपनीचे नाटक कोल्हापूरला आहे असे समजले आणि त्यांच्या प्रेमसन्यास नाटकाची जाहिरात नवा काळमध्ये मी पाहिली आणि मनाने ध्यास घेतला की हे नाटक पाहिले पाहिजे गावात माधवराव घाटगे नावाचे माझे एक मित्र होते ते नुकतेच ट्रेन शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते त्यांची नेमणूक कराडलाच झाली होती माझ्यापेक्षा ती वयाने थोडे मोठे होते पण आमची मैत्री जुळली होती माझ्यावर प्रेम करणारे हे गृहस्थ होते मी माधवरावांना म्हटले केशवराव दाते यांचं काम पाहण्यासाठी कोल्हापूरला जायचं काय नुकताच त्यांच्या शाळेच्या नोकरीचा पगार झाला होता आणि त्यांच्या किशात पैसे होते ते मला म्हणाले जरूर जाऊया परंतु कोल्हापूरमध्ये राहणार कुठे माझे कुणाशी तिथे ओळख नाही मी म्हटले नको कोणाची ओळख दुपारच्या मोटर सर्व्हिसने कराडून निघून संध्याकाळी कोल्हापूरला जायचं कुठेतरी हॉटेला चा फराळ करून नाटक पाहून झालं की थेट स्टेशनवर येऊन रात्रीच्या गाडीने कराडला परत येऊ माधवरावांना माझी सुष्णा पटली आणि आम्ही दोघे कोल्हापूरला त्यावेळच्या मोटार सर्व्हिसने गेलो कोल्हापूरला पोहोचायला तीन तास लागत असत दुपारनंतर आम्ही निघालो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोल्हापूरला पोहोचलो कोल्हापूरची काहीच माहिती नव्हती विचारत विचारत पॅलेस थिएटरकडे गेलो तिकीट विक्री सुरू होती दोन तिकीटे घेतली शेजारच्या हॉटेलमध्ये चहाभजी खाल्ली आणि थिएटरमध्ये जाऊन आपल्या जागी बसलो आम्ही एवढ्या लांबून कोल्हापूरला प्रेमसन्यास पाहायला आलो होतो पण कोल्हापूरकरांना प्रेमसन्यास पाळण्याची फारशी आवड दिसली नाही कारण अर्धे अधिक थिएटर मोकळेच होते नाही म्हणले तरी अशा गोष्टींचा मनावर परिणाम राहतो नाटक सुरू झाले आणि जयंताच्या भूमिकेत मी केशरा दात्यांना पाहिले त्यांचा अभिनय शब्द उच्चारण्याची पद्धत मला फार आकर्षक वाटली ज्यासाठी मी आलो होतो त्याचे चीद झाल्यामुळे मला समाधान झाले रात्री दीड दोनच्या सुमारास नाटक संपले आता पुढे काय करायचे असा आमच्यापुढे प्रश्न होता तेव्हा पॅलेस थिएटरपासून चालत आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो रेल्वे स्टेशनवर तेव्हा करायला जाणारी कुठलीच गाडी नव्हती पॅसेंजर वगैरेही तेथे कोणी नव्हते सर्व एकदम शांत शांत होते पांघरायला गरम असे काही नेले नव्हते फक्त अंगावरचे कपडे होते निदान स्टेशनच्या भिंतीचा आडोसा होता पण आमची पंचायत केली रेल्वेच्या पोलिसांनी त्यांनी चौकशी सुरु केली गाडी नसताना तुम्ही स्टेशनमध्ये काय करत आहात कदाचित त्याचे बरोबरही असेल तो आपले काम करत असेल पण आमची गैरसोय होऊ लागली आम्ही त्याला सर्व खरे सांगितले आम्हाला सकाळपर्यंत वेळ काढायचा आहे सकाळच्या गाडीने आम्हाला कराडला परत जायचं आहा निव्वळ नाटक पाण्यासाठी तुम्ही इतके दूर आलात का त्याने विचारले, आम्ही हो म्हटल मला वाटत पोलिसातही काही काही चांगली माणसे असतात कदाचित तोही नाटकाचा शौकीन असावा तुम्ही खुशाल बाकावर झोपा तुम्हाला कोणी त्रास देणार नाही असं त्यांनी सांगितले अशा रीतीन उरलेली रात्र मंद प्रकाशात थंडीने कुरकुळत होईना त्या स्टनवर बाकड्यांवर अंग टाकून काढली दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने कराडला परत आलो विद्यार्थी दशेतले आमची हे प्रयोग माझ्या घरातील सर्व मंडळींना पसंत होते असे नाही पण झालेली हकीकत मी त्यांना खरी सांगे कराडला एकदा बालमोहन नाटक मंडळी ही लहान मुलांची नाटक कंपनी आली होती त्यांची ती सुरेख पात्रे पाहून आम्हाला वाटले की त्यांच्या इतकेच लहानहून या नाटक कंपनीत सामील व्हावे घाटगे मास्तरांनी आम्ही अखेरपर्यंत नाटकाचे शौकीन राहिलो हे सर्व छंद हे सर्व उद्योग चालू असताना देखील माझ्या विचारात मनात निर्माण झालेल्या राष्ट्रप्रेमाची मूळ उर्मी हीच मला टीकावृत्ती दिसली आणि बाकीचे सर्व हे छंद ठरले मी आता सोळा वर्षाचा झालो होतो एकोणीशे एकोणतीस साल संपत आले होते, देशामध्ये राष्ट्रीय चळवळीने आक्रमक स्वरूप घेतले होते पंडित जवाहरलाल नेहरू हे या अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते वसाहतीचे स्वराज्य की संपूर्ण स्वराज्य याचा निर्णय या अधिवेशनात लागणार होता यामुळे या अधिवेशनाकडे माझे आणि माझ्या सर्व मित्रगणांचे लक्ष लागले होते हरिभाऊ लाडांच्या व्यापारी छापखान्यात आमच्या मित्रांची टोळी जमे आणि या सर्व गोष्टींचा उहापोह आम्ही जेते करत असू आता काही महत्वाची वृत्तपत्रे व्यवस्थित येऊ लागली होती व्यापारी प्रेस आता आमच्या बैठकीचा अड्डा झाला होता हरिभाऊंना माणसांची आवड होती आम्ही त्यांच्याकडे बैठकीत जमत असू हे त्यांना आवडत असे तेथे आम्हाला घटल्यासारखे वाटत असे तेथे झालेल्या या सर्व चर्चातून आम्ही असा विचार केला की या घडामोडीतून देशात काहीतरी चांगले व नवे निर्माण होणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून जे काही करता येणे शक्य असेल त्या यावेळी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय करायचे यासंबंधी नक्की काही ठरत नव्हते निश्चित काही माहिती नव्हते पण आमच्या मनाची मात्र संपूर्ण तयारी झाली होती आम्ही त्यावेळेचे कराडच्या प्रमुख व्यापारी आणि पुढारी श्री भाऊसाहेब बटाणे यांना हरिभाऊ लाडांसह जाऊन भेटलो आणि आमच्या मनात काय आहे हे त्यांना सांगितले त्यांनी ऐकून घेतले आमच्याबरोबर त्यांचे मोठे चिरंजीव शिवाजीराव हा फार उत्साही असा मुलगा होता भाऊसाहेब बटाण्यांनी हरिभाऊंना सांगितले आपल्या शहरातील जी राष्ट्रीय काँग्रेसची मंडळी आहेत त्यांची व या मुलांची भेट घालून द्या त्याप्रमाणे त्यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे पदाधिकारी असलेले कराडचे सदाशिवराव आर्तेकर यांना आम्ही भेटलो त्यांना बरे वाटले परंतु परिस्थिती निश्चित काय रोप घेईल याची त्यांना फारशी कल्पना नव्हती गांधी आणि काँग्रेसवर श्रद्धा असलेले ते गृहस्थ होते त्यांची परंपरा पुढे त्यांचे पुत्र प्रसिद्ध वकील गणपतराव आर्तेकर यांनी चालविली सातारा मतदारसंघातून पार्लमेंटचे सभासद म्हणूनही ते पुढे निवडले गेले होते लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय अधिवेशन झाले आणि तिथली काँग्रस्त नेत्यांची भाषणे वृत्तपत्रातून वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहू लागले रावीच्या तीरावर जमलखा या राष्ट्रभक्तांनी काही अखेर निर्णय घेत आणि संपूर्ण स्वातंत्र्य हीच आमच्या दक्षाची एकमेव मागणी ठरवली होती हवाचून आम्हा सर्वांची मन उल्हासित झाली त्या अधिवेशनात सव्वीस जानेवारी एकोणीश तीस रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरल आणि तसे जाहीरही कलि चाललेला या सर्व घडामोडी आम्ही मोठ्या आवडीने वाचत होतो आणि त्याबद्दल चर्चा करत होतो सव्वीस जानेवारी जसा जवळ येऊ लागला तसा त्यात कसा भाग घ्यायचा याची चर्चा सुरु झाली मग आमचे असे ठरले की त्या दिवशी आपणही एक प्रतिज्ञापत्रक तयार करून वाचावे हे प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम माझ्यावर सोपण्यात आले मी त्याप्रमाणे ते तयार केले भावना अशा पाच पंचवीस वाक्यात ते प्रतिज्ञापत्रक होते भाषेवर गडकऱ्यांच्या शैलीचा परिणाम होता मी अलीकडेच खूप प्रयत्न केला पण मला त्याची जुनी प्रत सापडू शकली नाही माझ्या मित्रांनी त्या प्रतिज्ञापत्रकाचे स्वागत केले ते छापून घेऊन प्रसिद्ध करायचे होते व वाटायचे होते म्हणून दिनांक 25 लाच। रात्री व्यापारी चापखान्यामध्ये आम्ही सर्वजण जमलो आणि ते प्रतिज्ञापत्रक छापून घेतले ते छापून घेण्यास पहाटेचे चार वाजले होते सकाळी आठ वाजता कृष्णाघाटावर झेंडावंदन होते प्रेसमधून आम्ही आपापल्या घरी गेलो आंघोळ करून कपडे बदलून पुन्हा प्रेसमध्ये जमलो आणि सर्वजण मिळून हरिभाऊंच्या नेतृत्वाखाली सात वाजता कृष्णेच्या घाटावर पोहोचलो आमच्या मनात उत्साह भरून राहिला होता झेंडा वंदनासाठी आमच्याखेरीज इतरही 25-30 माणसे जमली होती परंतु आम्हाला त्याची परवा नव्हती आम्ही प्रतिज्ञापत्रक सर्वांना वाटले झेंडा वंदन झाले स्वातंत्र्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करायचे अशी मनपूर्वक शपथ घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो कृष्णेच्या काठच्या त्या जानेवारीची ती सुंदर सकाळ मी कधीच विसरू शकणार नाही मनात दाटलेली भावना आता प्रकट स्वरूपात व्यक्त झाली होती राष्ट्रीय काँग्रेसच्या तिरंगा झेंडाखाली आज अपनी प्रतिज्ञावाचन किना की शांति वाढ़ीमाजे राजकीय जीवन खड़ा अर्थाने सुरूँ